गोपाल गोपालकृष्ण भगवान की जय ओम नमो भगवते वासुदेवाय एकनाथी भागवत अध्याय नववा अर्थ ओवी क्रमांक एक हे ओमकार रूप सद्गुरो तुला नमस्कार असो तू स्वतः अमरावतीचा अधिपती इंद्र असून अनुभव हाच ऐरावती होय तो हत्ती स्वानंद मदाच्या उन्मत्त स्थितीने डुलत असतो तुझ्या हातात उपदेशरूपी जाज्वल्य वज्र आहे त्याने तू जडजीवरूपी जे पर्वत त्यांचे संकल्प विकल्प विकल्परूप पंख तोडून त्यांची पुन्हा नीट रीतीने मूळ पदावर स्थापना करतोस विवेक हाच पारिजातक असून वैराग्य पुष्पांनी तो घमघमित झाला आहे मुमुक्षु अमर त्या पुष्पात शिरून चितसुखरूपी मकरंद सेवन करतात उपशम हाच बृहस्पती तो तुझ्या विश्वासाने तुझ्या पदरी कृपारूप कामधेंची खिल्लारे आहेत श्रद्धारूपी वत्सांच्या हंबरण्याने त्यांच्या स्तनांमध्ये पाना भरून दूध वाहू लागते ते भगवत भक्तांना पुरते तेजस्वी चिंतामणीचे खडे तुझ्या सभोतालच्या जमिनीवर पडलेले असतात परंतु भक्त त्यांच्याकडे ढुंकून सुद्धा पाहत नाही तुझ्या चरणाच्या आवडीने अप्सरा म्हणजे अष्टमहा सिद्धी तुझ्या पुढे नाना प्रकारांनी नृत्य करतात पण खरोखर तुझे दास असतात ते त्यांच्याकडे वाकड्या नजरेने सुद्धा पाहत नाहीत मंद बुद्धी त्यांना भाळतात सर्वत्र समष्टीचे तुझे सिंहासन आढळ आहे त्यावर सच्चिदानंदाची गादी आहे तेथेच तुझे सुखासन असते तुझे पद मिळवण्याकरता साधन चतुष्टयाची संपत्ती मिळवून सोहम परब्रह्म या ध्यासाने यज्ञ करते पुरुष यज्ञ करतात जे सावधपणाने मनाचा होम करतात त्या भक्तजनांचे भजन पाहून व त्यांच्या भक्तिभावार्थावर संतुष्ट होऊन तू आपले पद त्यांना देतोस त्यांनातोस मरणाशिवाय अमर करून नाही व्यभिचार केला आणि तू वृंदेशी व्यभिचार केलास इंद्र फक्त सहस्त्रनेत्र झाला आणि तू सर्वांगाने सर्व पाहणारा झालास इंद्राला दैत्य दिन करतात व त्याचे पद हिरावून घेतात तुलाही भक्त प्रसन्न करून घेतात व तुझे चितपदात कुकुत्स इंद्राच्या खांद्यावर बसला सूर्यवंशी खांद्यावर बसून दैत्या युद्धात जिंक, जिंकता झाला तुझ्या खांद्यावर दुर्वास बसला इंद्र विष्णूच्या बुद्धीने चालतो व तू भक्तांच्या छंदाने वागतोस रावणाने इंद्राला बंदीत घातले तुला बळीने द्वारपाळ करून ठेवले इंद्र यज्ञातील हवीर भाग भा, मागतो तू बळीकडे भूमीदान मागता झालास इंद्राला अग्निच्या मुखाने तृप्ती आणि तू विश्वतो मुखाने तृप्त हे गुरुया, असा तू कृपेची केवळ मूर्ती आहेस आणि अमरांचा सार्वभौम आहेस आता तुझी विनवणी करावी तर तेथे वाणीचा रिघाव होत नाही कारण तुझ्यामुळेच वाणी प्रकट होते खरोखर मुखाने बोलणारा तूच आहेस हा एका एकनाथ जनार्दनामध्ये एकरूप होऊन गेला त्यामुळे तो जनार्दनच खरा वक्ता होय तोच अशा रीतीने मुखामध्ये व शब्दामध्ये प्रवेश करून ग्रंथाचे कार्य करीत आहे येथे अहंता समूळ नाहीश पावली अर्थात मी नष्ट झाल्यामुळे तूच कवी करता झालास तूच जनार्दन अभंगामध्ये म्हणजे कवितेमध्ये एकनाथाचे नाव घालतोस एकनाथाची गुरुच्या चरणी अभंगता म्हणजे आठव्या अध्यायाच्या शेवटी पिंगला ही एकटी असताना विवेकाने आणि वैराग्याने तिची वृत्ती पालटून ती आत्मसुखाला पात्र झाली असे वर्णन आहे तात्पर्य जो जो परिग्रह शून्य उपाधी शून्य होत जावे तो तो आत्मसुख प्राप्त हो जाते। हेच त्या भाषणातील सार त्या ब्राह्मणाने सांगितले श्लोक एक अवधूत म्हणाले माणसांना जी वस्तू आवडते तिचा साठा करणे त्याच्या दुखाला कारणीभूत ठरते हे ओळखून जो साठवण करीत नाही तो अपारा आनंदाचा अनुभव घेतो ब्राह्मण राजाला म्हणाला ज्याच्यापाशी परिग्रह म्हणजे कसला तरी संग्रह असतो त्याला रात्रंदिवस चढाओढीने वाढते दुःख भोगावे लागते कुटुंब परिग्रहाच्या आसक्तीने दुर्बुद्धी कपोत पक्षी नाश पावला एकटे असूनही परिग्रहाच्या नादाला जे लागतात तेही पण दुःख पावतात गृहाचा परिग्रह केला की त्याला मातीचा सुद्धा लोप वाटतो एका काडी करता सुद्धा ते स्नेह संबंध सोडून कलहाला उद्युक्त होतात पण विरिक्त पुरुषांना सुद्धा परिग्रह कसा लागतो ते पहा त्यांना शिष्य संप्रदाय पाशात पाडतो शास्त्राच्या पुस्तकाच्या गर... संग्रहाची आवड लागून त्यामुळे मठ करण्याचा मग त्या मठातील शिष्यांची घालता घालता बिचारा अगदी बेजार होऊन जातो मग ते त्या परिवाराला कंटाळून साराच परिवार सोडून देतात मठाची आशा लागली त्यासाठी शिष्य संप्रदाय जमवावा लागतो शिष्य समुदाय जमला की त्यांचा परस्परात आपोहात लावलेल्या झाडांना पाणी शिंपित असतो त्या वृक्षाचे कोणी पान तोडले कि आकाश पाता एक करून भांडण सुरू करतो अशा प्रकारे परिग्रहाचे संकट मोठे कठीण असते ते साऱ्यांना दुखाने भंडावते आवडीने म्हणून जो परिग्रह करावा तो तो दुःख आणि कलहस उत्पन्न करतो हा प्रत्यक्ष दशाही अशी आहे हे पाहूनच जो देखणा म्हणजे ज्ञाता असतो तो त्याचवरती आसक्ती सर्वथैव सोडून देऊन सर्वस्वाचा त्याग करून अकिंचन मार्गालाच लागतो प्रपंच हाच मुळी क्षणभंगूर म्हणजे नाशवंत आहे त्यातला परिग्रह शाश्वत कसा असणार या प्रमाणे करून बसतात सर्व परिग्रहांमध्ये विचारी व ज्ञा होय ज्याचा देह परिग्रह मिथ्या होतो तो अनंत सुखाच्या मंदिरात येतो ज्या सुखाचा अंत करता येत नाही त्या सुखाला तो प्राप्त होतो असे सांगून अवधूत विनोदाने म्हणाले परिग्रह वृत्तांतून तो मनात म्हणाला मीही राज्य परिग्रहात गुंतून पडलो असून देह परिग्रहाने बंदिस्त पडलो आहे तेव्हा यांचा मला आता त्याग केला पाहिजे याप्रमाणे राजाला वैराग्य उत्पन्न होऊन तो सर्वस्व त्याग करण्याला तयार झाला श्रवणाचे भाग्युररी पक्षाच्या श्लोक दोन मासाचा तुकडा चोचीत धरलेल्या कुरर पक्षावर स्वतःजवळ मास नसलेले दुसरे पक्षी तुटून पडले त्याने मासाचा तुकडा फेकून दिला तेव्हा तो सुखी झाला संग्रह करणे हे संकटाचे मूळ आहे ही शिकवण कुरराकडून शिकावी कोणी एक कुरर म्हणजे पक्षी होता त्याला एक मासाचा तुकडा मिळाला त्याने तो तेथल्या तिथेच खाऊन टाकावा पण तो न खाता लोक लोभ स्वभावाने बाळगून ठेवला तेव्हा तो मासाचा मोठा तुकडा पाहून ज्या टिटव्यांपशी तसला तुकडा नव्हता ते याच्यापेक्षा बलवान लहान मोठे टिटवे मिळून लवकर लवकर त्याच्याकडे धावत आले ते आता बळजबरीने तो तुकडा आपल्यापासून हिरावून घेती, हे जाणून तो पुढे पुढे पळू लागला तो पळटो आहे असे पाहून सर्वांनी एकदम लगट करून त्याला घेरला त्या मासाच्या लालचीने सर्वांचा मोठा झगडा सुरू झाला ते निष्ठुर होऊन चहूकडून त्याला फडाफड मारू लागले कोणी पंखाने झडपू लागले तर कोणी नखाने चपेटे हणू लागले कोणी तोंडाने ओरबाडू लागले त्यामुळे त्याला अतिशय दुःख झाले मासाच्या तुकड्याने तोंड गुंतलेले असल्यामुळे मारले तरी ओरडायला येत नव्हते कितीही बुक्की केली तरी त्याला बोलावयाला तोंड नव्हते तो मनात विचार करू लागला की हे माझे खरोखर बांधव असुन, स्नेह भाव मला का बरे पिडा देतात तो म्हणाला माझ्या जवळचा मासाचा तुकडा हेच माझ्या दुःखाचे मूळ आहे असे म्हणून त्याने तो लागलाच टाकून दिला आणि सुखाने स्वस्थ बसला पण जेथे तो मासाचा तुकडा पडला तेथे तंट्याचा मोठा गोंधळच माजून राहिला एकमेकांची डोकी फोडून परस्पर परस्परांची तोंडे ठेचू लागले पहिला टिटवा मासाचा तुकडा टाकून बसला होता तो या तंट्याची मौज पाहत राहिला तात्पर्य मूल परिग्रह जेथे असतो तेथे दुःख असते आणि तो टाकला कि मोठे सुख होते माड्या गोपुरे वाडे धन धान्य परोपरीची वस्त्रे रत्ने पोळी द्रव्य बायका मुले इत्यादी जो समुदाय तोच खरा परिग्रह होय या साऱ्या परिग्रहाचे मूळ गेले, तर केवळ देह बुद्धी म्हणजे अशी भावना तीही अभिमानाने जोरावलेली जो म्हणजे एकंदरीत सर्वांचे मूळ अभिमान तो अभिमान जेव्हा सोडून द्यावा तेव्हा प्रपंचाचे मूळ मुल खुंटे मूळच तोडून टाकले म्हणजे प्रचंड वृक्षही उलथून पडतो तसेच हे आहे अभिमानाला देहबुद्धी हे जीवन असते आणि देहबुद्धी ही संगाने दृढतर होते या दोघांच्या संगतीचे परिग्रह हे निवासस्थान होय अशा प्रकारे ही परस्पर सहाय्यकारी असून परस्परांना ती चिकटून राहतात याकरता त्यांचा त्याग केला असता मोठे सुख होते आणि त्यांचा परिग्रह म्हणजे संग्रह केला असता तो दुःखास कारणीभूत होतो परिग्रह त्यागाचे मूळ तर आधी अभिमान सोडावा त्याशिवाय त्याग करावायला गेले तर ती विटंबना मात्र होईल अभिमानासहित सर्व सोडावे तेव्हाच सुखाच्या पायघड्या पडतील ते सुख तोंडाने सांगता येत नाही शब्द लाजून मागे परत हे राजा आता अभिमान सोडून कसे वागता येईल असे म्हणशील तर त्याविषयी बालकाच्या गुरुत्वाचे साध्यंत लक्षण तुला सांगतो श्लोक तीन ज्याप्रमाणे बालक स्वताशी चममान होते त्याला कोणतीही काळजी नसते त्याचप्रमाणे मी सुद्धा आत्मानंदो मान मिळवो माझ्यावर त्याचा परिणाम होत नाही घर परिवार यांचीही मला काळजी नाही हे माझे व हे तुझे असे मूल कधी म्हणत नाही हे उंच व हे नीच असे त्याला समजत नाही म्हणून ते मानापमान सुखाने सह, सहन करून राहते तीन महिन्याच्या मुलाला मान म्हणजे काय साची ओळख नसते तसेच अपमानही त्याला माहीत नसतो आपल्याच आनंदात ते खेळत असते पणाला ते शिवतच नाही मुल आपल्याच लिहिलेने आपल्याशीच खेळत असते आपली आपणच करमणूक करते मुलाला घरादाराची काळजी कधीच शिवत नाही ते स्वभावतःच निष्काळजी असते चिंतेची वार्ता सुद्धा त्याला माहीत नसते दुसरी स्थितीच पाहिलेली नसल्यामुळेच मुल प्रीती करते ते आपले आपल्या होते। त्याप्रमाणेच योग्याची स्थिती आहे योग्याला प्रपंचाचे भान सत्यत्वाने नसते त्यामुळे त्याला मान व अपमान दोन्ही सारखीच असतात चित्रातल्या सापाने खाल्ला होता तो चित्रातल्या अमृतानेच वाचला त्याप्रमाणे योगी जन्म सुटून पासुन मुक्त होऊन निश्चळ राहिलेला बायका मुलांची चिंता केली असती संसाराचे मूळ म्हटले म्हणजे कल्पना ती कल्पना मनाच्या अधीन असते ते मनच स्वस्वरूपामध्ये लीन झाले म्हणजे सर्वत्र चितगन वस्तूच होऊन जाते त्या स्वरुपाच्या अनुसंधानाने तो चितघन स्वरूपात आनंदाने क्रीडा करीत असतो ती क्रीडा अभिमानविरहित दैवयोगाने चालत असते आत्मसुखाची प्राप्ती होऊन मनादि इंद्रिये शांत झाली अणुमात्रही वृत्ती स्फुरण पावेनाशी झाली म्हणजे त्याला समाधी असे म्हणतात त्याच स्वरूपामध्ये मन ठेवून बाह्यस्फूर्तीचे भान स्फुरत असले म्हणजे त्या स्थितीला साधू लोक व्युत्थान असे म्हणतात उमऱ्यावर दिवा ठेवला म्हणजे दोन्ही कडच्या बाजूंचे त्याप्रमाणे स्वरूपाला आणि पाण्याचा ज्याप्रमाणे जीव होऊन जातो त्याप्रमाणे आत्मस्वरूपात मन विरवून टाकून आत्मस्वरूपाशी तादात्म्य होऊन तो समाधी व व्युत्थान दोन्ही लाथेने झुगारून देतो त्याला मग मा कोणाचा मानही नाही व अपमानही नाही घरादाराची आणि पुत्राची चिंता तरी कोण करणार मन स्वरूपात हरपून गेल्यामुळे तो आत्मसमाधानाला प्राप्त होतो मना होणारे शरीर व्यापार म्हणजे अगदी मुलासारखे होत त्याची हालचाल म्हणजे दैव योगाने होईल अर्थात नेहमी वृत्ती शून्यतेनेच वागावयाचे श्लोक चार जगात फक्त दोनच व्यक्ती चिंतामुक्त आहेत एक म्हणजे अजाण व काही काम न करणारे बालक किंवा गुणातीत हे दोघेही परमानंद मानापमान इत्यादींची चिंता न करणे हा गुण बालकाकडून घ्यावा चिंतेचा भोरा मोठा दांडगा आहे त्यात ब्रम्हदेवादिकांसारखे सुद्धा बुडून जातात पण हे यदूवीरा हे यदूराजा त्यातून दोघेच काय खरोखर सुटतात एक योगी आणि एक मूल त्या दोघांना द्वैताचे भान नसते दोघेही मानापमान जाणत नाहीत दोघेही सुखाने सुखी असतात आणि दोघेही मना वाचून पण एकाला पुढे दुःख प्राप्त होते आणि दुसऱ्याने सुख आणि जिंकलेली असतात एकाला मुग्धतेचे अजाणतेपणाचे सुख असते आणि दुसऱ्याला आत्मज्ञानाचे सुख असते मुलाच्या ठिकाणी पाहिले तर त्याच्या देहात गुप्त वासना असते तिलाच पुढे अंकुर फुटून तीच त्याला हटकून गोत्यात घालते योगी मात्र त्याप्रमाणे नवे, तो गुणातीत असतो त्याला जगामध्ये सुखदुःखाचा संपर्क कधीच नसतो देहामध्ये दे जीव तर वागत असलेला दिसतो पण तो गुणातीत कसा काय होतो असे म्हणशील तर तोही वृत्तांत साध्यंत सांगतो ऐक साधक हा साधूजनांची सेवा करून आपला सत्वगुण वाढवित असतो अशा प्रकारे सत्वगुण वाढला म्हणजे ज्ञानाचे साधन साध्य होते त्या साधलेल्या ज्ञान साधनाच्या योगाने इहलोकात कर्मठांना भोगावयास लागणारी मोहमतेची रक्षण टाकतात तात्पर्य शुद्ध सत्वाच्या वाढीने रज आणि तम यांचा संहार होतो व सत्व एकटेच राहते तेही मग आपोआपच शांत होते लाकडाचे जो जो भारे येऊन पडत असतात तो तो अग्नि मोठ्या उल्हासने ते जाळून टाकीत पण लाकडाचा तुकडा सुद्धा जेव्हा शिल्लक राहत नाही तेव्हा तोच अग्नी आपल्या मूळ तेजात लीन होतो अशाच रीतीने गुणावस्थेला जिंकून योगी गुणातीत अवस्थेला पोचतो त्यामुळे कल्पात झाला तरी त्याला संसार व्यथा बाधत नाही ज्या सुखाला अंत नाही ते सुख त्यांना आत्मस्वरूपानेच प्राप्त झालेले असते ते देहामध्ये वागत असले तरी देहातीत असतात त्यामुळे ते त्यांना चिंतारू भोरा त्रास देत नाही खरोखर एकी एक झाल्याशिवाय ही अवस्था हाती लागत नाही या ला गुरु केल्याची गोष्ट तुला सांगतो घरी तिला मागणी घालण्यासाठी म्हणून काही लोक आले होते त्या दिवशी तिच्या घरातील लोक कुठेतरी बाहेर गेले होते म्हणून तिने स्वतःच त्यांचे आदरातिथ्य करण्याचे ठरवले कोणी एक कुमारिका होती तिला घरामध्ये राखण ठेवून तिचे आईबाप आपल्या हो, यात्रेला गेली त्या कन्येचा विवाहाचा विचार पूर्वीच करून ठेवलेला होता त्या संबंधाने थोर ब्राह्मण त्या घरी आले त्यांनी घरात कोण आहे असे विचारले परंतु लज्जेमुळे नवरीने मौन धारण केले पण त्यांच्या दृष्टीस न पडता तिने त्यांच्या सत्काराच्या साहित्याची सर्व तयारी केली खिडकीतून सर्वांना बसावयासाठी आसने दिली गंधाक्षता फुले पाने सर्व काही न बोलताच आणून दिले पूजेचे सर्व साहित्य समोर आलेले पाहून ब्राह्मणांनी जाणले की घरामध्ये फक्त नवरीच आहे व तिचेच हे चातुर्य दिसते तिला त्यांच्या पाहुण चाराची काळजी पडली ती मनात म्हणाली माझ्या आईला यावयाला उशीर होईल आणि घरामध्ये तर तांदूळ सडलेले नाहीत ती येऊन सडू लागल्यास जेवणास फारच उशीर होईल श्लोक सहा हे राजन त्यांच्यासाठी स्वयंपाक करावा या हेतूने ती घरातील एका कोपऱ्यात भात कांडू लागली त्यावेळी तिच्या मनगटातील बांगड्या मोठ्याने वाजू लागल्या असा विचार करून ती आपणच तांदूळ सडू लागली पण ते कांडण काढताना तिने मोठे शहाणपणाचे काम केले ती गोष्ट श्रवण कांडणाचा घाव घालताच हातातील कांकणाचा आवाज होऊ लागला तेव्हा त्या नादाची तिची तिलाच वाटून ती मनात विचार करू लागली श्लोक सात या आवाजावरून घरात धान्य नाही हे पाहुण्याना कळले हे लक्षात घेऊन तिला अतिशय लाज वाटली आणि तिने एक एक करून सगळ्या बांगड्या फोडून टाकल्या शेवटी दोन्ही हातांमध्ये दोन बांगड्या राहू दिल्या या कंकणाचा ध्वनी पाहुण्यांच्या कानावर गेला तर मला अतिशय लाज वाटेल कारण ते म्हणतील कि ही नवी नवरी कांडण कांडा बसली आहे या करता त्यांच्या कानावर माझ्या कांकणांचा आवाज तर जाऊ नये व माझे कानडण असा विचार करून तिने काकणांकडे पाहिले पाहले तर ती पण तिचा विचार मात्र पोक्त मनुष्यापेक्षाही अधिक होता त्या शहाण्या मुलीने तो कांकणाचा नाद मोठ्या युक्तीने विभागून टाकण्याचा निश्चय केला ती मनात म्हणाली यावेळी जर काकणे पिचवावीत तर या शुभ मुहूर्तावरच अपशकून केल्यासारखे के होईल माझ्या पतीला शंभर वर्ष आयुष्य होकणे पिचवली नाहीत ती मुलगी मोठी बुद्धिमान होती तिने आपल्या हातातील काकणे हळूच उतरवून जपून ठेवली दोन्ही हातात फक्त दोन दोन राखली दोन दोन काकण ठेवून ती कांडण करू लागली पण त्या दोन दोन कांकणाचाही नाद होऊ लागलाच तो कानाने ऐकताच तिला पुन्हा लाज वाटू लागली श्लोक आठ ती पुन्हा भात कांडू लागली परंतु त्या दोन दोन बांगड्याही जेव्हा आवाज करू लागल्या तेव्हा तिने आणखी एक एक बांगडी फोडून टाकली दोन्ही एक एक बांगडी शिल्लक राहिली तेव्हा आवाज बंद झाला तेव्हा ती म्हणाली की हेही उपयोगी नाही दोघांची गाठ एके एक ठिकाणी -एक -एक -एक असली कि तेथे शब्द हा उत्पन्न व्हावा म्हणून त्या दोहो तीलाही आणखी एक एक काकण काढून ती मुलगी कांडावायला बसली एका कांकणाचा नाद मुला मी सुद्धा तेथे जाऊन पोहचलो मी त्या प्रसंगातून हे शिकलो कि जेव्हा पुष्कळ लोक एकत्र राहतात तेव्हा त्यांच्या मध्ये कलह होतो तू आपले प्रतिस्पर्धी असलेले सारे राजे जिंकून त्यांना आपले दास करून ठेवलेस त्यामुळे मी मोठा समर्थ शत्रूंना अजिंक्य असा गर्व मानित असत्रूंचा हो शिवाय अरिमर्दन हा शब्द योग्य होणार नाही त्या शब्दाला कमीपणा मात्र येईल कामाधिक जेष्रिपू आहेत ते या उपदेशरूपी शस्त्राच्या धारेने हतवीर्य करून त्यांना वटणीस आणशील तेव्हाच तुला संसारात शत्रू नाहीत असे म्हणता येईल असो आता तू म्हणशील की तू अवधूतोस आणि ती कन्या तर घराच्या आत असणारी तिचा एकांतातील वृत्तांत तुला कसा कळला तर सांगतो ऐक मी निर्जनरण्यात राहून गुरुवचनावर विश्वास ठेवून आसनावर अढळ बसून ध्यानामध्ये निजतत्वाचे आकलन केले आहे त्याच तत्वनिश्चया करता मी या पृथ्वीवर फिरत असतो आणि जनात असो की वनात असो निजात्म भावच दृढ करून मी पाहत असतो दृश्य पदार्थाची भेट झाली तरी दृश्य हे दृश्यत्वाने दिसतच नाही इतकेच नवे, तर दृष्टेपणही नाहीसे होते अशा दृष्टीने मी फिरत असतो याप्रमाणे गुरुत्वाचे गुण स्वीकारून जगाकडे पाहत असता मला चैतन्य भावच स्फुरू लागतो अशा रीतीने मी फिरत असतो अशा आत्मदृष्टीने चराचर सृष्टीत फिरत असता अकस्मात त्याच वेळी मी त्या मुलीच्या घरी पोहचलो हे चतुरा आपला हेतू सिद्धीच करता, या मुलीने कांकणाची युक्ती कशी काढली याचा विचार करून त्यापासून मी कोणता बोध घेतला ते ऐक श्लोक दहा आणि जेव्हा दोघे जण राहतात तेव्हा सुद्धा गप्पा गोष्टी होतात म्हणून साधकाने कुमारीकेचा बांगडी बांगडीप्रमाणे एकट्यानेच राहिले पाहिजे या प्रसंगातून मुनीने एकट्याने राहावे हे कळते ज्या ठिकाणी पुष्कळ लोक वास करतात तेथे अनिवार्य कलह माजून राहतो इतकेच नवे, तर दोघेच असामी जरी एकांतात बसले तरी सुद्धा अनेक प्रकारच्या गोष्टी करू लागतात जेथे गोष्टींमध्येच वेळ जातो तेथे आपला स्वार्थ कसा काहीच साधत नाही म्हणूनच पहा मी हा एकटा एकटाच फिरत असतो एकटाच असता एकाग्रता साधली तर मोठा लाभाला खर, विजय मिळवून वैराग्य व अभ्यासाने आपले मन ताब्यात आणावे त्यानंतर सावधपणे ते एका लक्ष्यावर लावावे वैराग्याशिवायच अभ्यास सुरू केला तर तेथे विषय रूप दांडगे चोर उठतात काम दरवडा घालतो आणि मुद्दल जे आत्मज्ञान तेच नाहीसे होते या करता विवेक रूप दिवा पुढे करून अज्ञान रूप अंधार आधी नाहीसा करावा आणि भूचरी खेचरी अगोचरी आणि अलक्ष अशा महामुद्रेच्या योगाने वैराग्याचही पुरे पाठबळ घ्यावे प्राणाची आणि अपानाची फार दिवस सुखामुख झालेली होती ती अभ्यासाच्या बळाने दोघांची एकदम भेट करून दिली ती ओळख झाल्याबरोबर पूर्वीची जुनी खून पटली तेव्हा त्या दोघांनी एकमेकांनी अपानचे ऐक्य करून सोडले आणि ब्रह्मस्थानामध्ये घुसण्याकरता बाहुटा चढवला ब्रह्मगिरीच्या कड्याला शमदमाने वेढा घालून पुढच्या तोंडाला प्रत्याहाराचे युद्ध सुरू केले प्रत्याहार म्हणजे एकाग्रतेच्या हल्ल्यामुळे पुढे चाललेले प्राण न ढळता तसेच जोराने पुढे घुसले आणि त्यांनी कुंडली निच्या द्वारे धडाक्याचा तोफांचा मारा सुरू करून षट चक्रांचे बुरुज फोडून काढले आणि एकाग्रतेच्या बळाने ध्यानरूपी तरवारी त्यांच्या हातात चमकू लागल्या त्या तरवारीचा चमत्कार काय सांगावा ती लहान तोरांसकट सर्वांना सारखी छाटून टाकीत असे तिच्या समोर एखादा संशय येऊन उभा राहिला कि पुरे त्याला पुरता घाव लागला न लागला तोच त्याचे तुकडे उडवून देत असे आळसाला रसातळाला घालवून निद्रेला आपली दासी करून सोडलं अशा रीतीने रात्रंदिवस सावध राहून योग रुपी किल्ला सर करण्याकरता ते झटत असतात समरांगणातील वीर मोठे रणधुरंदर होते ते आपल्याच जोरावर पुढे पुढे चाल करू लागले आणि सतरावी जीवन कला जो ब्रम्हरंध्रातील अमृत साठा तलाव तो त्या महावीरांनी काबीज केला तेथे मोठे भयंकर युद्ध खडग झे शत्रूंना रणांगणात पाडून सतरावीचे पाणी म्हणजे अमृत प्राशन केले तो त्या किल्ल्यामधून अनुहताचा ध्वनी एकदम ऐकू येऊ लागला सोहमवीरांची एकाग्रता होताच आतील सर्व भेद हाती आला अहम ममता अगदी मन स्थिर होते, ते हळूहळू कर्मवासनांची धूळ झटकून टाकते होता होता सत्वगुण वाढून रजतम नाहीसे होतात अखेर जसे इंधन नसलेला अग्नि शांत होतो त्याप्रमाणे मन शांत होते कामक्रोधादी मोठमोठाले शत्रू पुत्र पडले, त्या दुखाने अहंता व ममता अत्यंत ऐकताच हो त्या शमदमादी मनाला तो किल्ला पुरता घेण्यासाठी पुन्हा उठावणी केली त्या वीरांचे धैर्य मोठे अचाट होते पराक्रमाने तर ते प्रसिद्धच होते त्यांनी पुढील मार्ग पाहिला तो त्यामध्ये मोठे विकट भी, संकट दिसले कर्मरेचे सारा घाट सपाट करून सोडला त्यापुढे रजतमाचा खंदक लागला तो अपरंपार खोल असल्यामुळे त्यात निवृत्तीचे दगड घालून सत्वाने निखालच बुजवून टाकला बाहेर चाहूल न लागू देता मनकर्णी का तेव्हा दिग्विजयाची एकच घाई ओढून राहिली अनुहात शोध केला तो किल्ल्यावर शत्रू कोणीच नाही सारे आपलेच राज्य तेव्हा रजतमाच्या वाटा आपोआपच सपाट होऊन गेल्या आणि आनंदाने चव्हाट्यावर रामराज्याची द्वाही दौंडी पिटली गेली परकी कोणीच तेथे दृष्टीस पडेना तेव्हा ध्यानरूप खडगाची मूठ सोडली समदृष्टीने वैराग्य कवचाचा गाठीही मोकळ्या केल्या ध्येय आणि गेले असता दिसेना त्यामुळे ध्यान खडगाचे कारण राहिले नाही सत्वाने युद्धाची सामग्री फारच प्रचंड जमवलेली होती तीही लांब टाकून दिली कारण पुढे कोणी शत्रू म्हणून दिसेनाच तेव्हा तन्मयता रुपी छत्र धरून समसाम्याच्या सिंहासनावर जीव ही भावना ओवाळून टाकून सहज समाधानाने तो योगी बसला नंतर शुद्ध सत्वगुण वाढला व वा त्याने सर्वस्वाचे निंबलोण केले व आपन चरणी लागून आत्मस्वरूपात स्वतःच लय पावला ज्याप्रमाणे मंथन करून काढलेल्या काष्ठातील अग्नि त्या काष्ठांची होळी करतो व आपण शांत होतो त्याप्रमाणे उत्तम म्हणजे रजतम रहित सत्व काढले म्हणजे रज आणि तम यांचा नाश करून टाकते व नंतर त्या सत्वाचा संभ्रम आपोआपच लयाचे नाहीसेवासह वर्तमान ज्ञान लयास जाते प्रपंचाचे भानही शिल्लक न राहता चिन्मात्र स्वरूप पूर्णपणे भरून राहते श्लोक तेरा अशा प्रकारे जेव्हा चित्त आपल्या आत्म्यामध्ये स्थिर होते तेव्हा त्याला आतबाहेर अशा कोणत्याही बाण तयार करणारा एक कारागीर राजाची स्वारी निघून गेली तरी त्याला तिचा पत्ता लागत नाही बाण कर्त्याकडून एकाग्रता हा गुण घ्यावा असे पूर्ण भरलेल्या चिन्मात्र स्वरूपात चित्ताला निरोध करून आणले म्हणजे हे राजेंद्र त्या चित्तालाही तेथे चैतन्य स्वरूपच प्राप्त होते असे तू समज तेव्हा दिसतच नाही मृत्यू ने जणू शपथच घेतलेली असते ध्येय ध्यात आणि ध्यान ही तिन्ही एकच पाहिली म्हणजे मन हे उल्हास गुंतून पडते तिला सविकल्प समाधी असे म्हणतात तिचा गुणा उपभोग घेतात तेथे मन हे निखालसह स्वरूपच होऊन राहतो ज्ञानी लोक याच समाधीला अत्यंत श्रेष्ठ असे म्हणतात ब्रम्ह हे इंद्रियांना गोचर होत नाही गुण नाईसे झाल्यानंतरच ते डोळ्यांना दिसू लागते जो अनुभव घेईल त्यालाच याची प्रती येते ते, ते बोलून दाखवण्यासारखे नाही त्याचा वाद करता करता शास्त्रे ही परस्पर विरुद्ध होऊन बसली आहेत वेदाने तर नेती नेती असे नवे, असे नवे, असे म्हटले आहे योग्यांचे समुदाय तर हात टेकून स्वस्त बसतात अनुभवी लोक मात्र आत्मज्ञानाने त्याला जाणतात त्या ठिकाणी हेतू मातू दृष्टांत वैगरे साफ बुडून जातात आणि अद्वैतवाद ही त्या ठिकाणी लाजून जातो अंतर्बाह्य समदृष्टी होणे हीच अनुभवाचा निर्वाणींची खूण आहे हीच गोष्ट लक्षात आणून मी बाण करणाऱ्याला गुरु केले तो बाणाचे टोक तापवून सरळ अणकुचीदार करू लागला अस्ता त्याचे सारे लक्ष तिकडेच लागून राहिले तेवढ्यानेच त्याचे बाह्य प्रपंचाकडील लक्ष नाहीसे झाले मग जरी पटका डंका नवबती वाजंत्री गाड्या घोडे हत्ती शिपाई प्यादे वगैरे घेऊन राजा वाजत गाजत मोठ्या समारंभाने त्याच्या दारावरून गेला तरी त्या बाण करणाऱ्याची दृष्टी बाणाकडेच वेधून राहिल्यामुळे त्याची त्याला दादही लागली नाही इतक्यात राजाचा हडपी एक चाकर पाठीमागून आला त्याने त्याला विचारले कि या वाटेने सरकार स्वारी गेली काय पण त्याने त्याला उत्तर दिले की पाहिले नाही बुवा कोण जाणे गेली का नाही ते अवधूत म्हणतात त्या बाण करणाऱ्या ऐकून मी मनात बोध घेतला की जगामध्ये एकाग्रता ही मोठी श्रेष्ठ आहे ती प्रपंचाला डोळ्यापुढेच येऊ देत नाही हेच साधन साध्य करण्याकरता घरादाराचा आरंभ केल्या एकटेच राहणे योग्य आहे हेच लक्षण सर्पामध्ये दृष्टीच पडल्यावरून सर्वाला मुनीने ठिकाणावरून स्वतःला कोणासमोर प्रकट करू नये आणि कमी बोलावे सर्पाला कोणाची सोबत आवडत नाही तो एकटाच सुखाने फिरत असतो तो निरंतर दक्ष राहून एक श्वासोच्छासही व्यर्थ दौडत नाही योग्याची स्थिती स्थितीही तशीच असते त्यालाही दुसराचा उपसर्ग खपत नाही लोकांच्या दृष्टीस निकाणी सर्वाने कात टाकल्याप्रमाणे तोही देहसंगाच्या बाहेर पुरतो बुद्धी मध्ये निरंतर सावधानता ठेवून तो एक क्षणही फुकट जाऊ देत नाही तो खरोखर आपले स्वरूपानुसंधान कधीही तुटू देत नाही सर्प आपण बेळामध्ये शिरतो तो त्याचा माग पडलेला मार्गावर सारे लोक पाहतात पण तो तेथून गेला आहे एवढेच त्यांना कळते तो भुकेलेला आहे कि तृप्त झालेला आहे हे काही त्यांना कळत नसते त्याचप्रमाणे योगी ही योग सामर्थ्याने लोकांच्या संसर्गात न राहता गुहेमध्येच लोळत पडतो आणि एकटाच आपल्या आपल्याशी क्रीडत असतो योगी वागत असता त्याचा आचार लहान थोर सारे पाहतात पण तो खरोखर सविकल्प आहे की निर्विकल्प आहे हे कोणासच कळत नाही कोणी म्हणतात तो कर्मठ आहे कोणी म्हणतात तो कर्मभ्रष्ट आहे कोणी म्हणतात तो आत्मनिष्ठ आहे पण स्पष्ट असे कोणासच काही त्याचे कळत नाही सर्पाला बोलतामुळेच येत नाही तो काही थोडासा शब्द मात्र करतो त्याप्रमाणेच योगी ही वादविवादामध्ये कधीही पडत नाही अंतःकरणातील कृपेच्या बळाने थोडेसे पण मृदू मंजूळ आणि कोमळ असेच बोलतो त्यामुळे त्याचे ते भाषण एक वेळ ऐकले तरी कान वितृप्त होऊन जातात त्याचे बोलणे पाहू गेले तर अतिशय थोडे असते पण ते संकल्प विकल्पाचा नाश करून सोडते त्याच्या शब्दाचे स्वरूप जे कोणी सत्यसंकल्पी असतात त्यासच कळते जो एकटा व उदासीन असतो ज्याचे मन परमार्थाकडेच लागून राहिले आहे त्याने घरदार करण्याची आशा धरून व्यर्थ यातायातीत पडू नये श्रोक पंधरा या अनित्य शरीरासाठी अपार कष्ट करून घर बांधणे निरर्थक आहे उनराने तयार केलेल्या बिळामध्ये साप आरामात राहतो सापाच्या उदाहरणाने साधकाने घर वगैरे बांधू नये हा धडा घ्यावा घर करणे हेच मुळी दुःखाच कारण आहे कारण जीवापाड कष्ट सोसून तीन मजली वाडा बांधावा पण तो सर्वथैव अशावतच असतो जेथे संसारच मुळी नाशवंत आहे देहाचा प्रत्यक्ष आकारच जेथे मिथ्या आहे तेवढे शाश्वत काय पण मूर्ख लोक हेच सत्य धरून चालतात जे गर्भामध्येच मरण पावले ते उपजताच त्यांचे म्हणे जातक केले आणि मृताचे जन्म नाव ठेवले त्याप्रमाणे अशा गृहाची स्थापना करणे आहे अशा गृहाचा हा आरंभ सुद्धा खोटाच कारण माती तो मातीसाठी तंटा लावतो दगडासाठी किंवा लाकडासाठी आपण ठेवून भांडण करवतो, वाळवी मोठ्या प्रयत्नाने वारुळ तयार करते आणि त्यात सर्प जाऊन खुशाल राहतो काही एक कष्ट न करता ऐकताच दुसऱ्याच्या घरात राहून मौज मारतो त्याचप्रमाणे योगी सुद्धा घरादाराचा किंवा देहाचा अभिमान बाळगित नाही निरभिमानपणाने दुसऱ्याच्या घरात राहून सदा सर्वदा आनंदात असतो एकही घर करावयाचे नाही हाच निश्चय मी केला परंतु देवाने एवढी सृष्टी केली असता तिच्यापासून त्याला कशी बाधा होत नाही असा प्रश्न येतो तर सृष्टी कशी रचली गेली ती कोणापासून उत्पन्न झाली याच करता मी कांतिडीला तिच्या लक्षणाकडे लक्ष देऊन गुरु केले श्लोक सोळा आपल्या मायेने एका नारायण देवांनीच निर्माण केलेले हे विश्व कल्पाचा शेवटी आपल्या कालशक्तीद्वारे स्वतःमध्येच विलीन करून नरांचे आश्रयस्थान म्हणून त्याला नारायण असे म्हणतात साऱ्या जीवांचे जीवन तोच नारायण सर्वांचा स्वामी होय